<ram> लो जे लोक आमच्या हुजुरात हजर होण्याचा अंदेश बाळगत नाहीत ते म्हणतात आमच्यापाशी फरिश्ते का पाठवले जाऊ नयेत मग आम्ही आमच्या रब ला पाहावं तोटा अहंकार बागला है सीमा इदिन वयकूलून उलांटली जदिशी जे वरिष्ठ पहा तो गुन्गार खुशखबरी का दिवस नसेल किंचावून उठतील कि परमेश्वराचा आश्रय असो आणि जे काही यांनी केलं सवरलं आहे ते घेऊन आम्ही सारखे उडवून देऊन अलमोल बस तेच लोक जे जन्नतला पात्र आहेत त्या दिवशी चांगल्या जागी थांबतील आणि दुपार घालवण्यासाठी चांगली जागा मिळवतील आकाशाला कापतील एक ढग त्या दिवशी प्रकट होईल आणि फरिष्ठ्यांचे थवेच्या थवे, थवे उतरवले जातील त्या दिवशी खरी भाषाही केवळ रहमांचीच असेल आणि तो इन्कार करणाऱ्यासाठी अत्यंत कठोर दिवस असेल وَيَوْمَ يَعَضُّ الظَّالِمُ عَلَى يَدَيْهِ يَقُولُ يَا لَيْتَنِي اتَّخَذْتُ مَعَ الرَّسُولِ سَبِيلًا يَا وَيْلَتَا لَيْتَنِي لَمْ اتَّخِذْ فُلَانًا قَلِيلًا اني منش आपल्या हाताचा चावा गेल आणि म्हणेल अरे रे मी पैगंबरांना साथ दिली असती हाय मासे दुर्दैव अरे दे मी अमोक इसमाला नसतं त्याच्या भेटण्यामुळे मी तो उपदेश मानला नाही जो माझ्याकडे आला होता शैजान माणसासाठी मोठा घातकी ठरला आणि पैगंबर म्हणेल की हे माझ्या पालन करत्या माझ्या लोकांनी त्या कुराणला थट्टेचं लक्ष बनवलं होतं हे पैगंबर सल्ला असलम आम्ही तर अशाच प्रकारे गुन्हेगारांना प्रत्येक पैगंबराचे शत्रू बनवला आहे आणि तुमच्यासाठी तुमचा बरोबर मार्गदर्शनासाठी आणि साह्यासाठी पुरेसा आहे इन्कार करणाऱ्या म्हणतात या इस्मावर संपूर्ण कुरान एकाच वेळी का उतरवला गेला नाही होय असं यासाठी केलं गेलं आहे की याला चांगल्या प्रकारे आम्ही तुमच्या मनात बिंबवित राहावं आणि याच हेतूने امياله ايتا বিশিষ্ট ক্রমানে বেগুদেরা বিভাগের রূপ দিলা হে ولا ياتونك بمثل الا جئناك بالحق واحسنا تفسيرا الذين يحشرون على وجوههم الى جهنم اولئك شر مكانا واضل سبيلا ولقد اتينا موسى الكتاب وجعلنا معه اخاه هارون وزيرا आणि यात हा गर्भित उद्देश आहे की जेव्हा कधी ते तुमच्या समोर एखादी निराळी गोष्ट अथवा चमत्कार प्रश्न घेऊन आले त्याचं योग्य उत्तर वेळीच आम्ही तुम्हाला देऊन टाकलं आणि उत्तम प्रकारे गोष्टीची उकल केली जे लोक तोंडघशी जहान लोटले जाणार आहेत त्यांची भूमिका अत्यंत वाईट आहे आणि त्यांचा मार्ग बराकोटीचा चूक आहे आम्ही मुसाअल इस्लामला ग्रंथ दिला आणि त्याच्याबरोबर त्याचा भाऊ हारून अलेस्लामला मदतीला दिला आणि त्यांना सांगितलं की जा त्या लोकसमूहाकडे ज्यानं आमच्या आईतींना खोटं ठरवलं आहे सत्य शेवटी त्या लोकांना आम्ही नष्ट करून सोडलं ही स्थिती नू अलेस्लामच्या लोकसमूहाची झाली जेव्हा त्यांनी पैगंबरांना खोटं ठरवलं आम्ही त्यांना बुडून टाकलं आणि जगभरातील लोकांसाठी एक धडा देणारी ठूण बनवलं आणि या जालिमांच्यासाठी आम्ही एक वेदनादायक प्रपोब उपलब्ध करून ठेवला आहे. अशाच प्रकारे आज आणि समूद आणि असहा बुरस आणि दरम्यानच्या शतकातील बरेच लोक नष्ट केले गेले त्यांच्यापैकी प्रत्येकाला आम्ही अगोदर नष्ट होणाऱ्यांची उदाहरणं दोन दोन समजावलं आणि सध्या शेवटी प्रत्येकाला गारत करून टाकलं आणि त्या वस्तीवरून तर हे लोक गेलेच आहेत ज्यावर अत्यंत वाईट वृष्टी केली गेली होती यांनी तिची स्थिती पाहिली नसेल काय परंतु ही मृत्यूनंतर दुसऱ्या जीवनाची अपेक्षाच करत नाहीत मोन ही हे लोक जेव्हा तुम्हाला पाहतात तेव्हा तुमची कुशिष्टा करतात म्हणतात हाच कतो ज्याला अल्लान पैगंबर बनून पाठवला आहे यानंतर आम्हाला पथभष्ट करून आमच्या उपास्यांपासून पराडमुखच केलं असत राहिलो नसतो बर ती घटका दूर नाही जेव्हा प्रकोप पाहून यांना खुद्द करून येईल की कोण पथभ्रष्ट दूर भरकटात गेला होता कधी तुम्ही त्या माणसाच्या स्थितीवर विचार केला आहे काय ज्यानं आपला देव बनवला असावा तुम्ही अशा माणसाला सरळ मार्गावर आणण्याची जबाबदारी घेऊ शकता काय काय तुम्हाला असं वाटतं कि यापैकी बहुतेक लोक ऐकतात आणि समजतात हे तर पशुप्रमाणे आहेत किंवा त्यांच्याहुनिढे निघालेले इला नाही की तुमचा रब कशा प्रकारे सावली पसरवतो जर त्यानं इच्छिलं असतं तर ते तिला त्यानं कायमस्वरूपी सावली बनवलं असतं आम्ही सूर्याला त्यावर वाटाट्या बनवलं मग जसजसा सूर्य वर येत जातो आम्ही त्या सावलीला ज्या रि पोशाक मृत्यु शांति दिवसा जीवन तो घटका बनल वह बिही कृपेच्या पुढे पुढे वाऱ्यांना खुशखबर बनवून पाठवतो मग आकाशांतून पाक पाणी उतरवतो जेणेकरून त्याद्वारे एका मृत प्रदेशाला जीवनदान द्यावं आणि आपल्या निर्मितीपैकी अनेक जनावर आणि मानवांना तृप्त करावं وَلَقَدْ صَرَّفْنَاهُ بَيْنَهُمْ لِيَذَكَّرُوا فَأَبَى أَكْثَرُ النَّاسِ إِلَّا كُفُورًا حَجَمَتْ कारण ही वरचवर त्यांच्या समोर आणतो जे करून त्यांनी काही बोध घ्यावा परंतु बहुतेक लोक इन्कार आणि कृतज्ञतेशिवाय अन्य कोणतेच वर्तन अंगीकारण्यास नकार देतात وَلَوْ شِئْنَا لَبَعَثْنَا فِي كُلِّ قَرْيَةٍ نَّذِيرًا فَلَا تُطِعِ الْكَافِرِينَ وَجَاهِدْهُم بِهِ جِهَادًا كَبِيرًا जर आम्ही इच्छिलो तर एक एक वस्तीत एक एक सावध करणारा उभा केला असता तर हे पैगंबर सल्लेला अलासलम काफिरांचं म्हणणं बळीच ऐकू नका आणि कुरानानिशी त्यांच्याबरोबर जबरदस्त जिहाद करा आणि तोच आहे ज्याने दोन समुद्रांना मिळून ठेवलं आहे एक चौदार आ गोड दुसर कड़ू खारोहन एक पड़दा आड़ है एक अड़ौण है ज्यादा सहम होने रोखल है तो मनुष्य निर्माण के वंश और सर वेगला चाल तुझार मोठाच परमेश्वरा सोड़ लोग अशंपना कर फायदा ही करू शक नहीं हानि ही नहीं अपने रखेक बंडोरा बन लेबर दे सावध करना बनवा है मगत नहीं मजा मुबदला केवल हाथ है कि ज्याची इच्छा असेल त्यांना आपल्या रक्षाचा अवलंब करावा ला हे पैगंबर सल्लेम त्या परमेश्वरावर भरोसा ठेवा जो जिवंत आहे आणि कधीही मरणार नाही त्याच्या स्तुतीसमवेत त्याच पावित्र्य दान करा अपने दासराधापन केवल महती है तो जन सहा दिवस पृथ्वी आकाश सर्व अस्तू निर्माण के पृथ्वी आकाशांत मग स्वतः अर्श ईशा आसनाजमान रहमानी शान बस को जानकारा विचारा लोकान जहां संगित जी तैयारन लजदा करा का तो संगत रहमान तू ज्या संगशी सजदा कर आवाहन तिरस्कार उलट आखी भर टाक फार वरकटवाला आहे तो ज्यानं आकांक्षात गुरुज उभारले आणि त्यात एक दिवा आणि एक चमकणारा चंद्र प्रकाशित केला तोच आहे ज्याने रात्र आणि दिवसाला एकमेकाचा उत्तराधिकारी बनवलं त्या प्रत्येक इस्मासाठी जो बोध घेऊ इच्छितो अथवा कृतज्ञ होऊ इच्छितो रहुमानचे असलदास ते आहेत जे जमिनीवर नम्रचाल चालतात आणि अडाणी त्यांच्यात तोंडी लागले तर म्हणतात कि तुम्हाला सलाम ते आपल्या रक्ष हुजूरत सस्ते करण्यात आणि उभे राहण्यात रात्री घालवतात कर ते प्रार्थना करत असतात की ह्या आमच्या पालन करत्या जहानं यातना पासून आम्हाला वाचव त्याच्या यातना तर जीव घेण्या आहेत ते तर फारच वाईट निवास आणि ठिकाण आहे وَالَّذِينَ إِذَا أَنفَقُوا لَمْ يُسْرِفُوا وَلَمْ يَقْتُرُوا وَكَانَ بَيْنَ ذَلِكَ قَوَامًا وَالَّذِينَ لَا يَدْعُونَ مَعَ اللَّهِ إِلَٰهًا آخَرَ وَلَا يَقْتُلُونَ النَّفْسَ الَّتِي حَرَّمَ اللَّهُ إِلَّا بِالْحَقِّ وَلَا يَزْنُونَ وَمَن يَفْعَلْ ذَٰلِكَ يَلْقَ أَثَامًا يُضَاعَفْ لَهُ الْعَذَابُ يَوْمَ الْقِيَامَةِ وَيَخْلُدْ فِيهِ مُهَانًا जो खर्च करतात तो न फाजील खर्च करतात न कंजूसपणा त्यांचा खर्च दोन्ही टोकांच्या दरम्यान संतुलनावर आधारित असतो जे अल्लाशिवाय इतर कोणत्याही देवाचा धावा करत नाहीत अल्लानं निषिद्ध ठरवलेल्या कोणत्याही जीवाला हकनाक ठार करत नाहीत आणि वेविचारही करत नाहीत हे कृत्य जो कोणी करेल तो आपल्या गुन्ह्याचं फळ भोगील कायम दिवशी त्याला सतत यातना दिली जाईल आणि त्यातच तो सदैव अपमानित पडून राहील याशिवाय के खड्यानं या अपराधानंतर पश्चाताप केलेला असावा आणि इमान आणून तो सत्कृत्य करू लागला असावा अशा लोकांच्या वाईट गोष्टींना अल्लाह भल्या गोष्टींनी बदलून टाकेल आणि तो अत्यंत क्षमाशील दयावान आहे जो मनुष्य पश्चाताप करून सदाचाराचा अवलंब करतो तो तर अल्लाकडे परत येतो जसा की खऱ्या अर्थी परतायला हवं आणि राहमानचे दास आहेत जे असत्याचे साक्षी बनत नाहीत आणि एखाद्या वायकू गोष्टी जाऊन गेल्यास ते सज्जना सज्जनाप्रमाणे निघून जातात ज्यांना त्यांच्या रक्षी ऐकून जर उपदेश केला गेला तर ते त्यावर आंधळे आणि बहिरे बनून राहत नाहीत <Sanumzy> प्रार्थना कर, जे प्रार्थना करत असतात हे आमच्या पालन करत्या आम्हाला आमच्या पत्नी आणि संततीपासून डोळ्यांचा थंडावा प्रदान कर आणि आम्हाला पापगुरूंचा नेता बनव हे आहेत ते लोक जे आपल्या संयमाचं फळ उत्तुंग मजल्यांच्या रूपानं प्राप्त करतील शुभचिंतन आणि सलामने त्यांचं स्वागत होईल बला तुम का जर तुम्ह धावा करोट लेखल है लवकर भोगाल की जीव वच कठिन जो अल्ला जोसीम मेहरबान आहे स्पष्ट ग्रंथांच्या हे पैगंबर सल्ल असलम कदाचित तुम्ही या दुःखाने आपले प्राण गमावून बसाल की हे लोक इमान आणत नाहीत आम्ही इच्छिलं तर आकाशावर अशी निशाणी उतरू शकतो की यांच्या माना त्यापुढे नमाव्यात या लोकांपासून रहमानकडून जो कोणता नवीन उपदेश येतो हे त्याच्याशी विमुख होतात आता त्या आहे वास्तविकता माहित होईल ज्याची आणि क्षेप जन माने वस नहीं वस्तुस्थिति अभी तुझार संपन्न ही है डायम देखी त्यांना त्यावेळेसची गोष्ट ऐकवा जेव्हा की तुमच्या रबनं मुसाल इस्लामला पुकारलं अत्याचारी जनसमुदायाकडे जा फिरोच्या लोकसमूहाकडे काय ते लिहित नाहीत त्यानं विनवलं हे माझ्या पालन करत्या मला भय आहे की ते मला खोटं ठरवतील माझं ऊर दाबलं जात आणि माझी वाणी चालत नाही आपण हरुण कडे प्रेक्षितत्व पाठवावं आणि माझ्यावर त्यांच्या इथे एका अपराधाचे आरोप देखील आहे म्हणून भीती वाटते कि ते मला ठार मारतील तुम्ही दोघं जा आमच्या निशाणा घेऊन आम्ही तुम्हा बरोबर सर्व काही ऐकत राहू फिरोण पाशी जा आणि त्याला सांगा आम्हाला सर्व जगांच्या पालनकर्त्यानं यासाठी पाठवलं आहे की तू बनी जाईल ना आमच्या बरोबर जाऊ द्यावस फिरो सांगितलं काय आम्ही तुझं आपल्या येथे मुलाप्रमाणे पालन केलं नव्हतं तू आपल्या आयुष्याशी अनेक वर्ष आपल्याकडे घाललीस आणि त्यानंतर तू करून गेलास जे काही करून गेलास तू फार कृतज्ञ मनुष्य आहेसुहो कुमल सो त्यावेळी ते काम मी अदानपणे केलं होतं मग मी तुमच्या भीतीनं पळून गेलो त्यानंतर माझ्या रब न मला हुकुम प्रदान केला आणि मला पैगंबरांमध्ये समाविष्ट केलं पूर्ण ते तुझे उपकार यांचा ठपका तू आहे तर त्याची वस्तुस्थिती अशी आहे की तू बनी गुलाम बनवलं होत फिरो सांगितलं आणि जगतांचा रब काय असतो मुसालेस्लाम न उत्तर दिलं आकाशांचा आणि पृथ्वीचा रब आणि त्या सर्व वस्तूंचा रब ज्या आकाश आणि पृथ्वीच्या दरम्यान आहेत जर तुम्ही विश्वास बाळगणारे असाल फिरोनने आपल्या समू तिच्या लोकांना सांगितलं ऐकलात ना ला। मुसाल इस्लामने सांगितलं तुमचा हिरब आणि तुमच्या त्या वाडवडलांचा रब देखील फिरो उपस्थितांना सांगितलं तुमचे हे पैगंबर साहेब जे तुमच्याकडे पाठवले गेले आहेत अगदीच वेडे दिसतात मुसाले साहेब ने सांगितलं पूर्व आणि पश्चिम आणि जे काही त्यांच्या दरम्यान आहे सर्व सरब जर आपण काही बुद्धिबाळात असाल इन इलाहन अवलो भी भी इन जर तु शिवा इतर कोणाचं उपास्य मानलं तर तुलाही त्या लोकांमध्ये सामील करीन जे तुरुंगात तु खिप्पट पडले आहेत मुसाले साहेबने सांगितलं जरी मी आणली तुझ्यासमोर एक स्पष्ट गोष्ट तरी फिरोन ने सांगितलं बरं तर घेऊन ये जर तू खराशील त्याच्या तोंडातून ही गोष्ट प्रत्यक्ष मुसाल इस्लामने आपली काठी फेकली आणि अकस्मात एक अजगर होता मग त्यानं आपला हात बगलेतून काढला आणि तो सर्व पाहणाऱ्यांसमोर चकाकत होता ओलिरिजी ओलो औदेन युलिसि सरदारांना म्हणाला हा माणूस निश्चितच एक निष्ठा जादूगार आहे इच्छितो की आपल्या जादूच्या जोरावर तुम्हाला तुमच्या देशातून हाकलून द्यावं आता सांगा तुम्ही काय आज्ञा देता त्यांनी सांगितलं याला आणि याच्या भावाला थांबवून ठेवा आणि शहरात हरकारे पाठवा की प्रत्येक शहाण्या जादूगाराला त्यांनी आपल्याकडे घेऊन यावं त्याप्रमाणे एकी दिवशी ठरलेल्या वेळी जादूगारांना एकत्र करण्यात आलं आणि लोकांना सांगितलं गेलं तुम्ही मिळाव्यात याल ना कदाचित आम्ही जादूगारांच्या धर्मावर राहू जर ते वरचर ठरले فلما جاء السحرة قالوا لفرعون لنا ان لنا لاجرا ان كنا نحن الغالبين قال نعم وانكم اذا من المقربين قال لهم موسى الانقوا انتم الملقون فالقوا حبالهم وعصيهم وقالوا بعزه فرعون اننا نحن الغالبون تم जादूगार मैदानात आले तेमते फिरूनला म्हणाले आमला बक्षीस करमेलना जर आम वरचर तो ला। तुम्ही तर मनाला हो तुम्हें निकटवर्तीय लोकाना मुसाल सामने संगित टाका जे कहीं तुम्हारा टाकाय है तीन लगे अपने दौर का टाकल फिर प्रतापाने आम्ही वरचर ठरूचा मग मुण मुसाल ने आपला सोटा फेकला तर अकस्मात तो त्यांच्या खोट्या चमत्कारांना विहकूत करत चालला होता यावर सर्व जादूगारांनी स्वतःला उत्स्फूर्तपणे सध्या झुकून दिला आणि बोलते झाले की मानला आम्ही सर्व जगाच्या रबला मुसाल इस्लाम आणि हारून अल इस्लाम यांच्या रबला